ओम नमो भगवते वासुदेवाय तैसा वैराग्य लाभू वरी सद्गुरु ही भेटला जीवी अंकुरू फुटला विवेकाचा त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली शिवाय सद्गुरूच्याही भेटीचा योग आला वांत करण्यात्यानित्य विचाराचा अंकुरही फुटला तेने ब्रम्ह एका आधी येवीची भ्रांती हेही किर प्रती गाढ केली या नित्यानित्य विचाराच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे इतर सर्व भ्रांती आहे हा ही अनुभव खरोखर सर्व काम सरे जे परंतु तेच ब्रह्म जे सर्वात्मक व सर्वात उत्तम आहे मोक्षाचेही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीसे होते या या तिन्ही अवस्थापोटी जी रवी जे गा किरी टी तया ज्ञाना सिही मिठीगृती स्वप्न व सुशुप्ती या तिन्ही अवस्था नाहीजा करते त्या ज्ञानालाही नाहीसे करणारी जी वस्तू ऐक्याचे एक पण सरे जे थ आनंद कणुही बिरे काही चिनि उरे जे काही गा ऐक्याचे एक पन, ज्या ठिकाणी समते व आत्मदर्शनात प्रथम होणारा लक्षमात्र आनंद तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काही न उरता जे काही शिल्लक राहते ती ए ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊ नी असणे ते क्रमेची करूनी तेणे पायी त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे म्हणजे ही स्थिती त्या साधकाकडून क्रमाने मिळवली जाते भूकेली तो तृप्ती प्रति ग्रासी ला पक्वांना वाढले असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते तैसा वैराग्याचा बोलावा विवेकाचा तो दिवा आंबू तिथा आत्म काढीची तो त्याप्रमाणे वैराग्यरूपी तेलाचे भरण मिळाले असता विचाराचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच तरी, तरी आत्मस्वरूपाच्या ऐश्वर भोगावे एवढ्या योग्यतेची अधिकाराची सिद्धी ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिली आहे तो जेणे क्रमे ब्रह्म हो, होणे करी सुगम तया क्रमाचे आता वर्म आईक सांगो तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ ब्रह्म होतो त्या क्रमाचे आता वर्म सांगतो एक। श्लोक एका बन्ना बुद्ध्या विशुद्ध युक्तो धृत्यात मानम शब्दादीन विषयान त्यक्स्य शुद्ध बुद्धीने युक्त धैर्यने स्वतःचे मनब इंद्रिये यांचे नियमन करून शब्दादी शब्दाचा त्याग करून प्रीती सोडून। तर, ये गुरु ये उनी आ चा तेने। तर गुरुने दाखवलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन तेथे साधकाने बुद्धीचा मळ धुन टाकल्यामुळे मग राहुने उगाळीली प्रभा चंद्र आलिंगिली तैसे शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी मग चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा, जशी चंद्राकडून आली जाते त्याप्रमाणे स्वरूपाला प्राप्त झाली सांडून कुळे दोन्ही प्रियसी अनुसरे कामिनी द्वद्वत्या गे स्वचिंतनी पडली तैसी सासर व या दोन्ही कुळांचा स्नेह टाकून पतीव्रता स्त्री आपल्या पतीस अनुसरते त्याचप्रमाणे द्वंद्वाचा त्याग करून बुद्धी केवळ आत्मचिंतनातर झाली आणि शब्दाधिक जे आणि आत्मज्ञानासारख्या जिव्हाळ्याच्या वस्तूला दूर ठेवून ज्या शब्दाधिक विषयांचे स्तोम माजवले ते रश्मी जाळ काढले मृगजळ जायल तैसे वृत्तीरोधे तया पाही केले ते इंद्रियांचे पाच विषय ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचे समुदाय दूर केले असता मृगजळ नाही होते त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह करून त्या साधकाने शब्दाधिक पंच विषयांचा निराश केला नेणता अधमाची या अन्ना खादली वमना तैसी वो सवासना इंद्रिये विषयी न समजून नीचे पुरुषाचे अन्न खाल्ले असतात जसे ते ओकून टाकावे त्याप्रमाणे प्रायश्चिते धुवटे केली येणे मग विषयांपासून परत फिरवलेली इंद्रिये आत्माकार वृत्तीरूपी पवित्र गंगेच्या तीराला आणून ठेवली याप्रमाणे या, या साधकाने शुद्धिकारक प्रायश्चित्य केली पाठी सात्विके धीरे तेने शोधारली तीए करणे मग मनेसी योग धारणेली नंतर साधकाने ती शुद्ध केलेली इंद्रिये मनासह सात्विक धैर्याच्या जोरावर योग धारणे लावले ला ते विचिने इष्टानिष्ठे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखली हि बोखटे द्वेषून करी त्याचप्रमाणे प्रारब्धाच्या योगाने इष्टानि प्राप्ती झाली असता त्यावेळी वाईटाचा अनुभव आला तरी द्वेष करीत नाही पुढा सुवा कदाचित त्या प्रारब्धाने अनुकूल विषय आणून पुढे ठेवला तर त्या विषयाचा तो आपल्या मनात अभिलाष धरत नाही या परी इष्टानि राग द्वेष किरीटी त्या जुनी गिरी कपाटी निकुंजी वसे। ठिकाणी व झाडे असलेल्या गुहेत राहतो श्लोक बावनव विविवा शी यय मानस ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित एकांत सेवन करणारा मिताहारी वाणी शरीर व मन यांचे नियमन केलेला ध्यान योग परत नित्य वैराग्याचा आश्रय केलेला गजबजा सांडिलिया व सवी वनस्थळी अंगाची याची मांदिया एकलेया. जेथे गजबज नाही अशा वनातील जागेत राहतो एकट्या फक्त शरीरावयवांच्या समुदायासह राहतो शरीराचे अवयव हेच त्याचे सोपती असतात शमदमादी की खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे साधक शमदमानी खेळतो तो नेहमी शमदमाचा अभ्यास करतो न बोलणेच बोलतो व वा गुरुवाक्यांच्या विचारात वेळ किती गेला हे जाणत नाही आणि आंगा बळ यावे ना क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ आणि शरीरात शक्ती यावी अथवा भूक नाही शिवावी अथवा जिव्ह्या इच्छा पुरवाव्या भोजन करिता या संतोषी करता या तिन्ही गोष्टी तो लक्षात घेत नाही तो थोडक्या आहारात संतोषी असतो माप घालत नाही म्हणजे म्हणजे फार खात नाही अशनाचे नि पावके हा प्राणुपोखे इतुकीयाची भागू मोटके अशन करी। मोटकेग्नीच्या भडक्याने नाहीसा होणारा जो प्राण तो खाण्याने जीव धरून राहील इतक्याच थोडेसे अन्न सेवन करतो आणि परपुरुषे कुळवधू अंग न घाली निद्रा लस्या न मोकली असे आणि परपुरुषांना इच्छा केली असता जशी कुलबान पतिव्रता स्त्री आपले शरीर त्याच्या स्वाधीन करत नाही त्याप्रमाणे तो साधक आपला आहार निद्रा व आळस याकडे धाडत नाही म्हणजे आळस आणि झोप येईल असा आहार करत नाही दंडवता येस्यते देवाला साष्टांग नमस्कार करण्याच्या वेळी काही ते अंग जमिनीला लागते म्हणजे तेव्हाच काय तो त्याच्या अंगाला जमिनीचा स्पर्श होतो याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही देहनिर्वाहचा काय सांगावे अशा रीतीने त्याने आंतरबाह्य शरीर व मनाधिक इंद्रिय आपल्या स्वाधीन केले आहे आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो निधी विरा तेथके वाघव्यापार अवकाशू असे अर्जुना तो आपल्या वृत्तीला मनाचा उमरा देखील पाहू देत नाही आपल्या वृत्तीला संकल्पा विकल्पा पर्यंत येऊ देत नाही अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला बोलण्याला संधी कोठे मिळणार आहे पैसे देह वाचा मानस हे जिनवनी बाह्य प्रदेश आकले आकाश ध्यानाचे देणे अशा तऱ्हेने शरीर वाणी व मन बाहेरच्या ठिकाणी त्यांनी जिंकून त्याने ध्यानाचे आकाश आपले स्वाधीन करून घेतले गुरु वाक्य उठविला बोधी निश्चय न्यारिसा जैसा ज्याप्रमाणे एखादा मनुष्य हाती घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब स्वच्छ पाहतो त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने जागा झालेला जा जो बोध म्हणजे ज्ञान त्या बोधाच्या ठिकाणी तो आपला स्वरूप निश्चय पाहतो म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय करतो पै णा परी ूप वृत्ती माझारी अवधारी अर्जुन ऐक ध्यान करणारा आपल्याच परंतु घेतो, ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे तेथ ध्येय ध्यान ध्यात या याती ही एक रूपता होय त पंडूसुत कि जेते गा असे ध्यान करत असताना ध्यान ध्येय व ध्याता या तिहीची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे म्हणून तो मुमुक्षु आत्मज्ञानी झाला दक्षु परी सुनी पक्ष योगाभ्यासाचा म्हणून तो मुमूक्षु आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता तत्पर झाला परंतु योगाभ्यासाच्या बाजूचा आश्रय करून झाला म्हणजे अष्टांग योगाने तो आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उद्युक्त झाला अपान रंध्र माझारी धनंजया गुद व उपस्थ या दोन दीवन आहे तिचं दाबून आकुंचुनी अध देऊनी तिन्ही बंध करुनी गुदाचे आकुंचन करून व मूळ बंधादी तिन्ही बंध देऊन आणि प्राणापानादि निरनिराळे वायू एकत्र करून कुंडलीनी जागवून मध्यमा विकाशून कुंडली नी जागी करून सुषुम नाडीचा विकास करून व आधार चक्रापासून तो आज्ञा चक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून सहस्रदळाचा मेघू पियुषे वर्षो निचांगू तो मुळवरी बोगू सहसूप चा करून तो अमृताचा प्रवाहार हो चक्रापर्यंत आणून खिच पुरी वाढून आज्ञाचक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्य रूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मनव प्राण यांची ऐक्य रूपी खिचडी वाढून जालिया योगाचा गाढा मेळावासून हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर मघावर सांगितलेला तीन बंधांचा समुदाय पुढे करून मागल्या बाजूस ब्रह्मस्वरूपाचे ध्यान सिद्ध केले आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मति पैठा होवा निर्विघ्नी आधीची ते आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता त्याने अगोदरच ते भूमिका सवे चाले वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्ती पर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्या बरोबर चालतो पहा वे दिसेवरी दीठी दीपजरी तरीके आहे अवसरी देखावया पाहावयाची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्यानं सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कोठे लागेल ब्रम्मी जायलया तव वैराग्य आधीतया भंगू कैसा याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ती ब्रम्माच्या ठिकाणी लयाला जाईपर्यंत त्याच्या बरोबर वैराग्य आहे त्याला नाश कसला म्हणून सू ज्ञानाभ्यास होतो सभाग्यू करुनी आत्मला भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मप्राप्तीला योग्य झाला ऐशी वैराग्याची आंगी बाणुनिय वज्रांगी राजयोग तुरंगी आरुढला याप्रमाणे वैराग्याचे चिलखत अंगात नीटनेटके घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तरवार विवेकरूपी मुठीत धारण केली ऐसे अंधारी सूर्य तैसा असे जातू मोजय श्रीतू होसा बेडर जातो तसा तो साधक मोक्षविजयरूपी लक्ष्मीला वरणारा भरता होण्याकरता संसार रूपी समरांगणात निर्भयपणे जातो श्लोक त्रेपन्न अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच निर्म्शांतो ब्रह्म भूयाय कल्पते अहंकार बल दर्प काम क्रोध व परिग्रह ही सर्व टाकून ममत्व बुद्धी विरहित व शांत झालेला असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो धोपटिले तया माझी पहिले देहा तेथे संसारूपी समरांगणामध्ये प्रतिबंध करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रू जास्त चांगला मार दिला त्यामध्ये पहिला शत्रू हा देहकार हो जो देहाहंकार मारून सोडून देता येत नाही तर पुन्हा जन्म देतो आणि जन्माला घालून जगू देत नाही तर पुन्हा मारतो याप्रमाणे हाडांच्या खोड्यात म्हणजे देहात घालून कुचंबत ठेवतो तयाचा देह हा हाथारा, मोडून घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा हे वीरा अर्जुना देहरूपी किल्ला हा त्या देहाचा आश्रय हो। तो पाडाव करून त्याने काबीज केला विचाराने देहाचा निराश केला आणि बळ कामादी रागाचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला जो विषयाचे निनावे चौगुणे हिवरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा विषयांचे नाव ऐकल्या बरोबर चौपट वाढून जो बलरूप शत्रू सर्व जगाला इतर वस्तूंचे भान मृतावस्था प्राप्त होते लयचा जो बलरूपी शत्रू विषयरूपी बाणाने भरलेला अगाध डोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे परंतु तो ध्यानरूपी तरवारीचा घाव कसा सहन करणारी जो वाजे आणि प्रिय विषयाची प्राप्ति ज्या सुखा करता प्रकटता करते त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावायास लावतो जो सन्मार्गा भुलावी मग अधर्माचा आडवी सोनी वाघा सापडवी नरकाधिका तो दर्परूपी शत्रू सन्मार्ग चुकवतो व मग अधर्मरुपी रानात घालून नरकाधिक वाघांच्या सापडवून देतो तो विश्वासे रिपू निवटून घातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू ताप तो विश्वास देऊन मारणारा शत्रू जो दर्प तो मारून टाकला आणि बाप रे ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्यांचा थरकाप होतो क्रोधा ऐसा क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची कामाची परिपक्व अवस्था आहे अतिशय वाढलेल्या कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती होते व जो काम भरला असता अधिक रिकामा होतो म्हणजे त्याच विषय द्यावेत तस तसा तो अधिक वाढत जातो तो कामू कोण्याची ठाई नसे ऐसे केले पाहिजे क्रोधा ही सहजे आले असा जो काम तो कोणत्याही ठिकाणी अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील तीच स्थिती सहज झाली पहा मुळाचे तोडणे जैसे हो यशाखो देशे कामू नाश नाशे तैसा क्रोधू झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात त्याप्रमाणे काम नाशल्याने क्रोध नाश, नाश पावतो म्हणून काम वैरी वारी क्रोधाची हि म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा साधकाशी चाललेल्या या लढाईत मेला तेव्हा क्रोधाचेही येणे जाणे खुंटले आणि समर्थू आपुला खोड शिसे वाहवी जैसा होुंजवनी जो गाढा परिग्रह हो। आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालावसा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वाहवयासला होत त्याप्रमाणे जो परिग्रह हो, भोग देऊन बलवत्तर आहे तो माथाची पालावणी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून ममत्वाची काठी घ्यावायात्रीपुत्रादी विषयांच्या ठिकाणी मुद्रेचे नि मिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे ज्या परिग्रहाने शिष्य शास्त्राधिक मिळवण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे खेचरी वगैरे मुद्रा दाखवणे इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने निस्संग पुरुषाला संघाचे पाशात घातले आहे शरीरे लागला आहे जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो तरी तो परिग्रह वनात वन्य झाडे गुहा जनावरे वगैरे वनात असणारे पदार्थ यांच्या रूपाने प्रकट होतो व शरीर जरी उघडे असले तरी देखील त्याला जो परिग्रह लागलेला असतो ऐसाचा उत्साह भोगी तसे जो असा जिंकण्यास कठीण जो परिग्रह त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करून संसारात जिंकल्याचा तो साधक आनंद भोगतो तेथ अमानितवादी आघा ज्ञान गुणाचे जे मेळावे ते दे कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे आले तेव्हा अमानितवादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय हेच कोणी मोक्ष देशाचे जसे सर्व राजे चाले तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणी वागाणुनित या परिवारू होऊनिया राहत आंगे तेव्हा त्यानी यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा त्याचा परिवार होऊन राहील प्रवृत्तीची लोण प्रवृत्तीरूपी राजमार्गात असणाऱ्या तीन निरनिराळ्या जागृता अवस्थारूपी अवस्था तरुण स्त्रियांनी आपापल्या सुखाचे पावलोपावली निंबलोण उतरले पुढे बोधाची काठी ने दृश्याची गर्दी दूर करतो व योग भूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळावयास येते तेथरुद्धी सिद्धीची अनेगे वृंदे मिळती प्रसंगे तिये पुष्प वर्षी आंगे नाहात असे तेव्हा त्या रुद्धिसिद्धींचे अनेक समुदाय येतात त्या रुद्धिसिद्धी समुदायरूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नाहात असतो ऐसेमिक्या सारीखे स्वराज्य येता जवळ खे झळंबित आहे हरि तिन्ही लोक याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणा समानता धनंजया उरेची अर्जुना तेव्हा हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्याला त्याला समसाम्य भावामुळे द्वैतच उरत नाही हे ना भल व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो पुरुष द्वैतपणाने त्याच्या पुढे येत नाही असा तो अद्वितीय अद दी ममता धाडी अर्जुना आपल्या एकछत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून आपल्या ममतेला कोठेही चिकटू न देता त्याने ममता दूर केलेली असते ऐसा जिंती लियारी रिपू वर्गु अपमानिलिया हे जगु अपैसा योग तुरंगु स्थिर झाला याप्रमाणे शत्रु समुदाय जिंकल्यावर व हे सर्व विश्व आपण पाहत आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोग रूपी घोडा आपोआप स्थिर झाला वैराग्याचे गाढले अंगीत्राण होते भले तेही नावेक घेले तेव्हा करी आणि वैराग्याचे चिलखत जे अंगात बळकट घातलेले होते तेही तेव्हा क्षणभर डिले करतला ध्यानरूपी तलवार मारिल ते द्वैत त्याच्या पुढे नसल्यामुळे ध्यान करणाऱ्या वृत्तीच्याही हाताला हिसाडा बसतो जैसे रसौषध खरे आपुले काज करोनी पुरे आपणही नुरे तैसे होत ज्या ज्याप्रमाणे पाऱ्याचे रसायन आपले काम म्हणजे रोगनिवृत्ती पुरी करून आपणही उरत नाही त्याप्रमाणे होते देखो नी ठावो, धावता थिरावे पावो तैसा ब्रह्मसामित्ये थावो अभ्यासू सांडी ज्या ठिकाणाला पोचायचे ते ठिकाण पाहिल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणारे पाय स्थिर होत जातात त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास ब टाकतो म्हणजे अभ्यास मंदावतो घडता मोहोदिसी गंगा वेगू सांडी जैसी कामिनी कांता पासी स्थिर होय गंगा समुद्रास मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो अथवा स्त्री आपल्या नवऱ्यापाशी स्थिर होते नाना फळ ती वेळे केळीची वाढी माटुळे का गावापुढे वळे मारगू जैसा अथवा केळीच्या फळांचा घड आला असता जशी केळीची वाड खुंते अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो म्हणजे संपतो तैसा आत्मसाक्षातू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हतीयेरू हळूची ठेवी त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून तो साधक याप्रमाणे साधन रूपी हत्यार हळूच खाली ठेवतो म्हणून ब्रम्मे सीतया ऐक्याचा समो धनंजया होत वोहटू पडे म्हणून अर्जुना ब्रम्मशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागत मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग परिपाक दशा जे मग वैराग्याची जी मावळती वेल आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जी म्हातारपण आहे वो योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे तई शांती पैगा सु तयाची होवा व या जोगा हो यो पुरुष हे भाग्यवंत अर्जुना ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो पुन वेहुनी चतुर्दशी जे तुले उणे पण का सोळे पाऊनी जैसी पंधरा वि वाणिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी जितके उणे पण असते अथवा सोळा कशी सोन्यापेक्षा पंधरा कशी सोने जितक्या कमी कसाचे असते सागरी हि पाणी वेगे संचरे रूप गंगे येर निश्चळे जे उगे ते समुद्रू समुद्रामध्ये वेगाने जे पाणी जात असते ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच जसे समुद्राचे स्वरूप असते ब्रह्म होतिये, योग्यते होतीये तैसा पाडू आहे त्याची शांतीचे नि लवल आहे हो येतो ग्रह्म आणि होणारा यांच्या योग्यतेमध्ये तसे अंतर आहे व शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्म त्वरित होतो होणे नवीन प्रती आले जे ब्रह्मपण ते ब्रि योग्य परंतु झाल्याशिवाय अनुभवास आलेले असते ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज श्लोक चौपन्ना ब्रह्म भूत प्रसन्नात्मा नशोचती नकाक्षती सम सर्व भूतेसु मदभक्तीम लभते परम ब्रह्म भाव योग्यता प्राप्त झालेला तो पुरुष आत्मबोध प्रशस्ती पदावर आधुड होतो ते वेळी तो शोक करत नाही व इच्छा ही करत नाही सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी श्रेष्ठ चौथी भक्ती प्राप्त करून घेतो ते ब्रह्म भाव योग्यता पुरुषुतो मग पंडूसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे अर्जुना मग तो ब्रम्ह होण्याच्या योग्यतेस पावलेला पुरुष आत्मज्ञानामुळे येणाऱ्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो जेणे निपजे रससोय, तो तापू हि जै तै तैते का होय प्रसन्न जैसी ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो ती उष्णता देखील तेव्हा जाते तेव्हा तो स्वयंपाक जसा मनास आहलादकारक असतो नाना भरतीया लगबगा शरद काळी सांडी जे गंगा का गीत उपांगा वोहटू पडे अथवा शरद ऋतूत भरतीची लगबगाणे मृदुंग उद्यमू करिता जो श्रमु तो हि जे थे समु त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्ती करता वैराग्यादी साधनांची खटपट करीत असताना जे श्रम होतात ते श्रम सुद्धा जेथे शांत होऊन जातात आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती ते भोगी तसे महामती आत्मबोध प्रसन्नता या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे हे अतिबुद्धिमान अर्जुना तो योग्य पुरुष ती अवस्था भोगतो तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरळे समभावे या। त्या यावेळी अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्या करता शोक करावा अथवा काही प्राप्त होण्याकरता इच्छा करावी हे त्या पुरुषाला ऐक्यभावाच्या भरती मुळे उदयाती ना नक्षत्र व्यक्ती हारवी जती दिदय झाल्याबरोबर स्पष्टपणे चमकणाऱ्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगच्या तेजासह हो जसा सूर्य लोपून टाकतो तेवी उठती या आत्मप्रथा ते भूत आत्म भेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्थ वास पाणी आत्मानुभवाचा उदय होता क्षणीच ही प्राणी मात्रांच्या भेदाची रचना करीत करीत तो जिकडे तिकडे आपल्या स्वरूपाला पाहत असतो पाटीये अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हारपती भेदांतरे तयाची या दृष्टी पाठीवरील अक्षरे जशी हाताने पुस्ता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने म्हणजे दृष्टी पुढील अनेक भेद नाही तीए दोन्ही केली अव्यक्ता माझे त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृती व स्वप्न ह्या अवस्था दाखवल्या जातात त्या दोन्ही अवस्था अव्यक्तामध्ये लीन होत